श्रीमत भगवद गीता भाष्य अध्याय बारावा दूसर अध्यायापूर दावे अध्याय पर अक्षर ब्रह्मा से परमेश्वरा उपासने बदल विवेचन के लिए सर्व योग्य सर्वज्ञान सर्व शक्तिमान सत्व गुणसंपन्न अशा परमेश्वरा उपासने से देखे वर्णन के लिए विश्वरूपा अध्यायात आपल्या उपासकांसाठीच मी माझे संपूर्ण ऐश्वर्युक्त सर्वांचे आदिस्थान आणि संपूर्ण जगाचा आत्मा असलेले विश्वरूप सुद्धा दाखवले तू रूप पाहिल्यानंतर मत कर्मकृत माझ्यासाठीच कर्म करणार आहो इत्यादी कचाही उल्लेख केला अशा दोन्ही प्रकारांपैकी कोणता प्रकार अधिक चांगला आहे हे जाणून घेण्याच्या इच्छेने मी आपणास विचारणा करीत आहे असे अर्जुन भगवंताला म्हणाला श्लोक पाहिला अर्जुन म्हणाला जे भक्त याप्रमाणे तुझ्याशी एकयुक्त झालेले असतात आणि तुझी उपासना करतात आणि दुसरे केवळ अविनाशी निराकार अशा परमेश्वराची उपासना करतात त्या दोन उपासकांपैकी ज्यांनी उपासना योग उत्तम आहे असे कोण आहेत श्लोकातील एवम या शब्दाने यापूर्वी मत कर्मकृत या वचनाने अकराव्या अध्यायाच्या अखेर जे सांगण्यात आले त्याचा निर्देश करण्यात आला आहे त्याप्रमाणे निरंतर आणि उपरोक्त साधनेमध्ये केवळ भगवंतासाठी कर्म करावे याकडे चित्त देणारा जो भक्त अनन्य भावाने शरणे येऊन पूर्वी दाखवलेल्या विश्वरूप धारण करणाऱ्या परमेश्वराची उपासना करतो ध्यानादिक्रियांनी त्याची उपासना करतो त्याचप्रमाणे जे सर्व वासनांना वासनांचा त्याग करणारा सर्व त्याग करणारा ज्ञानी भक्त मागे उल्लेख केलेल्या भीषण युक्त अशा अक्षर त्याला कोणत्याही उपाधी नाहीत म्हणून ज्याला अव्यक्त म्हणतात किंवा इंद्रियांच्या जाणीवेपलीकडे असलेल्या ब्रह्माची उपासना करतो त्याला अव्यक्त उपासक असे म्हणतात अंज धातूचा अर्थ इंद्रियांना गोचर होणारा असा देखील आहे आणि हा परमात्मा अक्षर असूनही इंद्रिय गोचर होतो अव्यक्त ब्रह्माची उपासना करतो त्याला निर्गुण उपासक म्हणावे अशा सगुण आणि निर्गुण उपासकांमध्ये खरा उपासना योग कोणास कळला जो कामना शून्य पूर्ण ज्ञानी अक्षर ब्रह्माचा जो त्या उपास बाजूला ठेवू त्याच्या बाबतीत जे काही सांगावयाचे आहे ते पुढे सांगण्यात येईल परंतु दुसरा जो भक्त आहे त्यांच्याबद्दल लोक दुसरा भगवान म्हणतात मन माझ्यामध्ये एकत्र करून जे भक्त फार मोठ्या श्रद्धेने मला सगुण परमेश्वराला भजतात ते मला उत्तम योग जाणणारे आहेत असे वाटते भाष्य जो भक्त विश्वरूप परमेश्वरामध्ये क्लेश परमेश्वराची मागीलच्या श्लोकातील निवेदना प्रमाणे अत्यंत तत्परतेने उत्तम श्रद्धायुक्त होऊन उपासना करतात ते श्रेष्ठतम योगी होत असे मी म्हणतो कारण ते निरंतर माझ्यामध्ये चित्त ठेवून रात्र आणि दिवस व्यतीत करतात म्हणून त्यांना युक्ततम म्हणणेच उचित होय मग इतर भक्त युक्तम नाहीत काय नाहीत त्यांच्याबद्दल मला जे म्हणावायचं ते ऐक श्लोक तिसरा परंतु अविनाशी अमुक एक प्रकारचा आहे असे सांगण्यास कठीण सर्व ठिकाणी भरून राहिलेला ज्याचे ध्यान करण्यास एकमेव अचल आणि निश्चित अशा परमेश्वराची जे जे लोक माझी उपासना करतात भाष्य परंतु जो कोणी अक्षर अनिर्देश व्यक्त न झाल्या कारणाने शब्दाचा विषय होऊ शकत नाही ज्याचे कोणत्याही प्रकारे शब्दात वर्णन करता येत नाही म्हणून जो अनिर्देश आहे त्याचप्रमाणे कोणत्याही प्रमाणांनी जो व्यक्त करता येत नाही म्हणून अव्यक्त आहे त्याची सर्व प्रकारे उपासना करतो उपास्य वस्तूला शास्त्रशुद्ध पद्धतीने बुद्धीचा विषय करून त्याच्यापर्यंत पोहोचून तैलधारेप्रमाणे समान आणि निरंतर वृत्तीने जो परमेश्वरामध्ये पुष्कळ पर्यंत स्थिर राहतो त्याला उपासना म्हणतात त्या अविनाशी ईश्वराबद्दल विशेष माहिती सांगतात तो परमात्मा आकाशाप्रमाणे सर्व व्यापक आणि व्यक्त व्यक्तपणामुळे अचिंत्य चिंतन करण्यास अशक्य आहे कारण जी वस्तू इंद्रिया जाणली जाते त्याचे येते परंतु अक्षर परमात्मा त्याच्या उलट असल्याने तो चिंतन करता न म्हणून कुटस्थ आहे जी वस्तू उभ रक्त गुणांमुळे येते आणि त्या वस्तूच्या आत अनेक दोष असतात त्याचे नाव कूट आहे व्यवहारामध्ये सुद्धा कुटरूप कुटसाक्ष त्याप्रमाणे अविद्यादी अनेक संसाराला कारण होणारे अंतर दोष ज्यामध्ये आहेत अशी माया आहे माया अव्याकृत इत्यादी शब्दांनी ओळखली जाते त्यामुळे मायेला प्रकृती असे म्हणतात तर माया पतीला महेश्वर समजतात श्वेता श्वेता श्वेता उपनिषद चार माझी माया तरुण जाण्यास कठीण आहे गीता सात चौदा श्रुती आणि स्पतीमध्ये जी माया नावाने प्रसिद्ध आहे तिला चैकूट असे म्हणतात अशा कुटनामक अवस्थेमध्ये तिचा अधिष्ठाता म्हणून स्थित असतो त्या मला कुटस्थ असे म्हणतात किंवा ढिगारा असतो तो निश्चल असतो त्याप्रमाणे जो स्थिर असतो त्याला कुटस्थ असे म्हणतात त्याप्रमाणे कुटस्थ असल्याने जो अचल असतो त्यामुळे त्याला ध्रुव अर्थात नित्य असेही समजले जाते श्लोक चवथा सर्व इंद्रियांचा संयम करून तो परमात्मा सर्वत्र भरून राहिला आहे अशा बुद्धीने केवळ भूतमात्रांच्या कल्याणासाठीच मला प्राप्त करून घेतात हा श सर्व इंद्रिय अवरुवून धरून सदा सर्व इष्ट आणि अनिष्ट प्राप्तीमुळे तत्पर होऊन माझी प्राप्ती करून घेतात अशा या अविनाशी परमात्म्याच्या उपासक संबंधात ते मला प्राप्त होतात अशा विषयाबाबत सांगतात की ज्ञानी पुरुष माझा आत्मा आहे असे मला वाटते गीता सात अठरा असे प्रथमच सांगून झाले आहे जो भगवत स्वरूप आहे त्या संतांबद्दल ते युक्ततम आहेत अगर अयुक्ततम आहेत असे काहीही सांगता येणार नाही परंतु श्लोक पाचवा अव्यक्तामध्ये आसक्त झालेल्या उपासकांच्या साधनेमध्ये फार मोठे परिश्रम आहेत कारण देहाबद्दल अभिमान असणाऱ्याकडून अव्यक्ताबद्दलची गती अत्यंत दुःखपूर्वक प्राप्त केली जाते भाष्य कष्ट खूपच अधिक आहेत तरी सुद्धा केवळ माझ्यासाठी कर्म करणारे साधक त्यांना देखील पुष्कळ कष्ट होतात परंतु ज्याचे चित्त अव्यक्तामध्ये आसक्त झालेले आहे अशा अविकारी अक्षरचिंतक परमार्थाकडे लक्ष असणार्या साधक देहाभिमान असणारा साधक देहाभिमान टाकून देतो म्हणून त्याला अधिक कष्ट करण्याची आवश्यकता असते त्याला अधिक कष्ट करावे लागतात कारण अक्षरात्मिका अव्यक्तगती प्राप्त कर करण्यासाठी देहधारे आणि देहमाने पुरुषाला फार प्रयास करावे लागतात तेव्हा ती प्राप्त होते त्याला अधिक कष्ट करावे लागतात अशा अक्षर उपासना कासा आचार कसा असतो ते मी पुढे सांगतो श्लोक हवा, परंतु जे मतपरायण आपली सर्व कर्मे मला अर्पण करून केवळ अनन्य होऊन भक्तीप्रमाणे चिंत परंतु जे आपली सर्व कर्मे मी जो ईश्वर त्याच्या ठिकाणी समर्पण करून मीच ज्यांची परमगती आहे असे मतपर होतात केवळ अनन्य योगाने विश्वरूप मध्ये ज्याचे अन्यत्र लक्ष जात नाही असे अनन्य समाधी साधने माझे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांचे काय होते श्लोक सत्वा हे अर्जुना ज्यांनी आपले चित्त माझ्यामध्ये आणून ठेवले आहे मत परायण झाले आहे त्या प्रेमळ भक्तांचा या मृत्यूरूपी संसार सागरातून तातडीने उद्धार करणार आहोत बाष्यो हे पार्था माझी उपासना करण्यास जे मग झालेले आहे ते तर त्यांचा मी ईश्वर उद्धार करत आहे कसा उद्धार करतो मृत्यूयुक्त संसार हाच अथांग सागर आहे हा सागर तरुण जाण्यास अतिशय कठीण आहे म्हणून अशा मृत्यूसागरामधून त्यांचा मी उद्धार करता होतो अगदी त्वरेने उद्धव करतो हे पार्थ मी विश्वरूप त्यामध्ये ज्याचे चित्त स्थिर झाले आहे त्याचाच मी उद्धार करता होतो असे असेल तर श्लोक आठवा तू हे मन माझ्यामध्ये आणून ठेव बुद्धी माझ्यामध्येच प्रवेश करू दे त्यानंतर तू माझ्याच ठिकाणी सतत निवास करशील यात संशय नाही भाष माझे ईश्वराचे जे विश्वरूप आहे त्यामध्ये तुझे संकल्प आणि विकल्पयुक्त मन स्थिर कर आणि माझ्यामध्ये निश्चय करणाऱ्या बुद्धीला स्थिर कर असे झाले तर तुझे काय होईल ते ऐक शरीर पडल्यानंतर तू एकात्म भावाने माझ्यामध्येच करशील यामध्ये कोणताही संदेह या नाही म्हणून याबाबत कोणतीही शंका उचित नाही श्लोक न जर तू आपलं चित्त माझ्यामध्ये अचलपणे स्थापन करण्यास समर्थन नसील तर हे अर्जुना अभ्यास योगाने मला प्राप्त करून घेण्याची इच्छा करता उल्लेख केल्याप्रमाणे तू माझे हे चित्त अचल प्रमालपणे माझ्यामध्ये प्रस्थापित करून शकत नसलास तर पुन्हा हे अर्जुना तू अभ्यास योगाने चित्ताची सर्व असणारी गती आवरून धरून एकाच गोष्टीमध्ये पुन्हा पुन्हा ते मन लावणे याला अभ्यास असे म्हणतात त्या योगाने समाधान रूपयोगाने अशा अभ्यास योगाने विश्वरूप परमात्मा तो मी त्याला जाणून घेण्याची इच्छा कर श्लोक धावा असा अभ्यास करण्यास जर तू तर सर्व कर्मे केवळ माझ्यासाठीच करणार आहो असा माझ्यासाठी कर्म करीत असताना सुद्धा तुम्हाला सिद्धी प्राप्त होशील भाष्य असा अभ्यास करण्यास सुद्धा तू जर असमर्थ असलास तर माझ्यासाठी कर्म करण्यामध्ये तत्पर हो मदर्थ कर्म याचा अर्थ माझ्यासाठीच कर्म असा आहे त्यामध्ये तू तत्पर हो त्यासाठी कर्म करणे हेच प्रमुख असे समजणार आहोत अभ्यासाशिवाय माझ्यासाठी कर्म करणार झाला तरी अंतकरणाची शुद्धी आणि प्राप्तीने अत्यंत श्रेष्ठ अशा सिद्धी तू प्राप्त करशील श्लोक करावा माझी प्राप्ती या योगाच्या अधीन होऊन हे करण्यास सुद्धा तू असमर्थ असलास तर आणि बुद्धी यावर जय मिळवून सर्व कर्माच्या फळांचा त्याग कर भाष्य जर तू असे करण्यास अस त्याचप्रमाणे माझ्यासाठी कर्म करण्यात तत्पर होण्याचा सुद्धा असलास.. तर माझ्या प्राप्तीच्या योगाचा आश्रय करून केल्या जाणाऱ्या सर्व मला समर्पण करण्याचे अनुष्ठान करोग म्हणतात त्या मदयोगाचा आश्रय करून मनाला स्वाधीन करून देऊन सर्व फलांचा त्याग कर या ठिकाणी सर्व फलाच्या त्यागाची प्रशंसा करतात शक ब अभ्यासापेक्षा परोक्ष ज्ञान श्रेष्ठ आहे परोक्षज्ञानापेक्षा माझे ध्यान श्रेष्ठ आहे ध्यानाहून सर्व कल्म कर्मफल त्याग श्रेष्ठ आहे कारण त्यागामध्ये त्वरित परमशांती प्राप्त होते भाष्य ज्ञान हे निसंशय श्रेष्ठत्र आहे अशापेक्षा अविवेकपूर्वक केलेल्या अभ्यासापेक्षा या ज्ञानापेक्षा सुद्धा ज्ञानपूर्वक ध्यान श्रेष्ठ आहे तसेच या ज्ञानयुक्त ज्ञानापेक्षा कर्मफलाचा त्याग अधिक श्रेष्ठ आहे यापूर्वी सांगितलेल्या विशेषयुक्त कृषाला कर्मफल त्यागामुळे त्वरित शांती प्राप्ती होते हे अर्थात हेतुक सर्व संस्थापासून त्वरित मुक्ता मिळते काय किती याची अपेक्षा नाही केवळ कर्म करणाऱ्या अज्ञानी साधकांसाठी पूर्वी सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान करण्यास असमर्थ असल्याने सर्व कर्मफलांचा त्याग रूप कल्याण साधनाचा सा उपदेश करण्यात आला आहे सर्वात प्रथम असा उपदेश करण्यात आलेला नाही म्हणून श्रेयो ही वचनांद्वारा उत्तर श्रेष्ठांचा प्रशंसनीय कारण उत्तम उत्तम साधक अनुष्ठान करण्यात असमर्थ होण्याने हे साधन सुद्धा आचरणीय आहे असे मानण्यात आले आहे पूर्वपक्ष ही प्रशंसा करताना कोणती समानता आहे उत्तर पक्ष सदा सर्व प्रचं या वचना प्रमाणे सर्व प्रकारच्या इच्छा नष्ट होतात आणि अमृतत्वाची प्राप्ती होते असे कथन करण्यात आहे व स्मार्थ सर्व कर्मांच्या फळांना काम इच्छा असे म्हणतात त्याच्या त्यागाने ज्ञाननिष्ठ आणि विद्वान पुरुषाला शांती त्वरित प्राप्त होते अज्ञानी साधकाच्या कर्मफल त्यागामध्ये सुद्धा सर्व कर्मफल त्यागामध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून ज्याप्रमाणे अगस्त्य ऋषींनी समुद्र पिऊन टाकला होता म्हणून आजकालच्या ब्राह्मणांची त्याच्या ब्राह्मणत्वाच्या समानतेबद्दल स्तुती केली जाते या ठिकाणी आत्मा आणि ईश्वर यांच्यामधील भेदगृहित धरून विश्वरूप ईश्वरामध्ये चित्ताचे समाधान करणे असा योग कथन करण्यात आला आहे आणि ईश्वरासाठी कर्म करणे वगैरेचा उपदेश करण्यात आला आहे परंतु परंतु अथित शकतो असे गीता बारा अकरा या वचनांद्वारा अज्ञानी पुरुषाचे कार्य सूचित करण्यात आले आहे त्यावरून भगवान असे स्पष्ट करतात की जो अव्यक्त अक्षर ब्रह्माची उपासना करणारा भेदाभेद न बांधणारा असतो त्याच्यासाठी कर्मयोग शक्य नाही तसेच कर्मयोगासाठी अक्षर ब्रमाची उपासना देखील अशक्य आहे असे सांगतात याशिवाय ते प्राप्तवंती मामेव गीता बारा वगैरे वचनांप्रमाणे अक्षर ब्रह्माची उपासना करणाऱ्यांसाठी मोक्षप्राप्तीमध्ये स्वतंत्रता आहे असे सांगून देशामह समद्रता या वचनानुसार परतंत्रता सांगण्यात आली आहे कारण जर हे कर्मयोगाचे स्वरूपच आहे असे मानू लागले तर ते अभेदर्शी असल्यामुळे ते अक्षरूप देखील झालेले असतात असे असता पुन्हा त्यांचा उद्धार करतो असे सांगणे अप्रस्तुत आहे भगवान नेहमी अर्जुनाच्या कल्याणाचा विचार करणारे आहेत यामुळे सम्यक ज्ञान मिश्रित नसलेला भेद दृष्टीयुक्त केवळ कर्मयोगाचा उपदेश करतात ज्ञान कर्म समुचा नाही त्याप्रमाणे आहेत म्हणून देऊन आत्माचं ईश्वर आहे असे जाणल्यानंतर कोणीही कोणाचा सेवक होण्याची इच्छा करीत नाही म्हणून ज्याने सर्व इच्छांचा त्याग केला आहे असे अक्षर ब्रह्माची उपासना करणारे यथार्थ ज्ञाननिष्ठ संन्यासाचे मोक्षकारण रूप अद्वेष्ट सर्व भूत मात्राबद्दल ज्याच्या अंतकरणात द्वेषभाव नाही सर्वांना हवा असणारा मित्र कोणताही हेतू न ठेवता दया करणारा अहंकार शून्य सुख आणि दुःख यांना समान मानणारा क्षमाशील भाष्य जो सर्व भूतमात्रांच्या बाबतीत द्वेषभाव शून्य आहे अर्थात जो आपण दुःख देणारा आहे अशा कोणत्याही प्राण्याचा द्वेष करीत नाहीत सर्व भूत भूतांना आत्मरूपा प्रमाणे पाहतो त्याप्रमाणे जो स्नेहभाव युक्त अर्थात सर्वांच्या बरोबर मित्रत्वाने वर्तन करतो करुणामय दिनदुबळ्यांवर करुणा करणारा या गुणांनी युक्त आहे अभिप्राय असा की जो सर्व भूतमात्रांना अभय देणारा संन्यासीच आहे त्याचप्रमाणे जो अहंकार रहित सुख दुःख यांच्या बाबतीत सम ज्याच्या अंतःकरणात सुख दुःखामुळे प्रेम अगर रागद्वेष निर्माण करीत नाही अर्थात कोणी वाईट बोलला आहे असे जाणून अथवा जो मारण्यास आला आहे असे जाणून सुद्धा विकारवश होत नाही श्लोकचा दावा जो योगी नेहमी संतुष्ट ज्याचे मन अन इंद्रिया अन्य इंद्रियांसह हो स्वतःच्या नियंत्रणात आहे माझ्या ठिकाणी ज्याचा दृढभाव आहे तो मला मनबुद्धी अर्पण केलेला भक्त मला प्रिय आहे भाष्य त्याप्रमाणे नेहमी संतुष्ट आहे अर्थात देहस्थितीला आवश्यक असणाऱ्या पदार्थांचा लाभ अग्रहानी जे काही होईल ते सर्व ठीक आहे पुरेसे आहे असा भाव झाला आहे याप्रमाणे जो गुणवान वस्तूच्या लाभाने अग्रहानीमुळे सुद्धा संतुष्ट असतो जो समाहित चित्त ज्याने आपले मन जिंकले आहे आणि ज्याचा दृढ निश्चय झाला आहे अर्थात आत्मविषयक ज्याचा दृढ निश्चय झाला आहे त्याचप्रमाणे मला अर्पण केलेल्या मन आणि बुद्धियुक्त अर्थात संन्यासी अर्थात संकल्प आणि विकल्प यांनी युक्त असणारे मन आणि निश्चय ज्याने मला समर्पण केली आहेत असा जो भक्त असेल तो मला अतिशय प्रिय आहे मला तत्वत जाणणारा ज्ञानी मनुष्य मला अत्यंत प्रिय आहे गीता सात सतरा असे सातव्या अध्यायात जे सूचित करण्यात आले आहे त्याचा विस्तार याप्रमाणे श्लोक पंधरा ज्यापासून कोणीही जीव उद्विग्न ना होत नाही आणि जो स्वतः कोणत्याही जीवापासून उद्विग्न ना होत नाही तसेच जो हर्ष दुसऱ्याचे भले पाहून येणारा संताप भय उद्वेगादिविकरांपासून मुक्त आहे तो भक्त मला प्रिय आहे भाष्य ज्या संन्यासी माणसापासून संन्या संसाराला म्हणजे जगाला उद्वेग प्राप्त झालेला नाही आणि जो स्वतः संसारापासून उद्विग्न ना होत नाही जो हर्ष अमर्ष भय आणि उद्वेगरहित आहे प्रिय वस्तूच्या लाभामुळे मनाला जो आनंद होतो रोमांच निर्माण होतात आनंदाश निर्माण होतात वगैरे चिन्हांनी युक्त असलेल्या अवस्थेला हर्ष असे म्हणतात असहिष्णुतेचा अर्थ अमर्श आहे अशा त्रासाला भय आणि उद्विघ्नतेला उद्वेग म्हणतात या सर्वांपासून जो मुक्त असतो तो मला आवडतो श्लोक सोळावा ज्याला कोणत्याही आकांक्षा नाहीत जो अंतर्बाह्य शुद्ध आहे अत्यंत दक्ष कोणत्याही गोष्टीबद्दल असताना चलेला सर्व व्याधी दुःखांपासून मुक्त आहे प्रारंभापासून त्याग केलेला आहे असा भक्त मला प्रिय आहे भाष्य शरीर इंद्रिय विषयांचा संबंध वगैरे एवढेच्या विषयाची सुद्धा ज्याला नाही जो निस्प्रह आहे आता बाहेर असलेल्या शुद्धीने जो समृद्ध झाला आहे चतुरा अर्थात अनेक कर्तव्य करीत असताना कोणत्या कृत्याने त्वरित कृतार्थ होता येईल हे जाणणारा त्याचप्रमाणे उदासीन अर्थात मित्र आणि शत्रु यामध्ये पक्षपात न करणारा संन्यासी ज्याची सर्व दुःखी नाहीलोकी असलेल्या भोगासाठी जाणारा सहेर्माचे नाव कर्मारंभ आहे त्याचा त्याग करणे हा ज्याचा स्वभाव आहे असा जो भक्त तो मला अत्यंत प्रिय आहे तसे है से श्लोक सतरावा जो कहीं आनंदा जो नहीं द्वेष करी नहीं तो शोक करीत नहीं क्या नहीं शुभ अगर अशुभ अशा दुर प्रियु प्राप्त जो आनंदित हो नहीं अनिष्ट वस्तु प्राप्ति ने जो को द्वेष करीत नहीं प्रिय वस्तु योग जो शुक करी नहीं।, नहीं।, नहीं।, नहीं जो प्राप्त इच्छा करीत नहीं शुभ अगर अशुभ कर्माचा त्याग करना ही ज्यादा शील है असा शुभ परित्यागी भक्त मला प्रिय आहे श्लोक सतरावा शत्रू आणि मित्र मान आणि अपमान थंड आणि गरम सुख आणि दुःख या वगैरे बद्दल समान भावना ठेवणारा आणि ज्याने सर्व संघाचा त्याग केला आहे भाष्य जो शत्रु आणि मित्र त्याप्रमाणे मानव अपमान सत्कार अगर समान राहतो तसेच शीत उष्ण आणि सुख दुःख यामध्ये देखील समभाव ठेवणारा असतो आणि सर्व बाबतीत आसक्ती रहित असतो श्लोक एकोणीसावा जो निंदा आणि स्तुती यांना सारखेच समजणारा मौन धारण करणारा शरीर निर्वाहा संबंधी संतुष्ट असतो निवासस्थानाबद्दल आसक्ती नसते ज्याला निवासस्थान असेल नाही तो स्थिर बुद्धी असलेला भक्त पुरुष मला अतिव प्रिय आहे अशिव ज्याच्या बाबतीत निंदा आणि स्तुती समान झालेली आहे जो मौनी वाचे ज्याचे नियंत्रण आहे आणि वाणी स्वाधीन आहे तसेच शरीराच्या कोणत्याही अवस्थेमध्ये संतुष्ट असतो असे म्हटले आहे की जो वन्य कोणाच्या मुळे वस्त्राने झाकला जातो दुसऱ्याच्या मुळे ज्याला भोजन प्राप्त झाले आहे आणि कोणत्याही ठिकाणी झोपणारा असतो त्याला देव ब्राह्मण समजतात शांतीपर्व दोनशे पंचेचाळीस बारा जो कोणी स्वतःच्या निवासस्थाना रित अर्थात ज्याला निश्चित असे घर नाही अन्य स्मृतीमध्ये ज्याला अनागारक असे म्हटले आहे त्याप्रमाणे ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे ज्याची परमार्थी झालेली आहे असा भक्तीमान पुरुष मला गीता बारा तेरा वगैरे अक्षर ब्रह्माचे उपासक संन्यासी या श्लोकापासून प्रारंभ झालेला धर्मसमूहाचा उपसंहार या करण्यात येत आहे श्लोक विसावा परंतु जे श्रद्धावान पुरुष मतपरायण होऊन आत्ताच सांगितल्याप्रमाणे धर्ममय अमृताचे सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत धर्ममय अमृत धर्माने होत प्रत भरलेला अमृतत्वाने भरलेले हे अमृत सुद्धा या द्वेष्टा गीता बारा तेरा श्लोकांमधून मागे कथन केल्याप्रमाणे जो श्रद्धाळू होऊन सेवन करतो त्या उपदेशाप्रमाणे अनुष्ठान करतो तो मत परायण मी अक्षर रूप परमात्मा ही ज्याची निश्चित गती आहे असा येत ज्ञान झाले आहे भक्तीचे आचरण करणारा माझा असा भक्त मला ज्ञानी भक्त मला अत्यंत प्रिय आहे गीता सात सतरा हा विषय सातव्या अध्यायामध्ये सूत्ररोखाने सांगण्यात आला त्याचे या ठिकाणी अधिक स्पष्टीकरण करणं भक्त मला अतिव प्रिय आहेत इत्यादी वचनांनी त्याचा उपसंहार करण्यात येत आहे हे सांगण्याचा सारांश असा आहे की उचित धर्ममय अमृतमय उपदेशाप्रमाणे आचरण करणारा मनुष्य मला साक्षात परमेश्वर भगवान विष्णूला अत्यंत प्रिय होतो म्हणून विष्णूला आवडणारे असे श्रेष्ठ स्थान प्राप्त व्हावे अशी इच्छा करणारे मोक्षाची इच्छा करणारे जे साधक भक्त आहेत त्यांनी अशा धर्मयुक्त अमृतत्वाप्रमाणे यत्नपूर्वक आचार करणे आवश्यक आहे बारावा अध्याय समाप्त